ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मनेन महा अध्याय कपिल कपिलदेवांचा जन्म मैत्रेयी म्हणाली उत्तम गुणांनी सुशोभित अशा मनुकुमारी देवभूतींनी जेव्हा अशी वैराग्याची गोष्ट केली तेव्हा कृपाळू कर्दंबनेना भगवान विष्णूंनी सांगितल्याचे स्मरण झाले ते तिला म्हणाले हे स्तुत्य राजकुमारी तू या विषयी असा खेद करू नकोस अविनाशी भगवान विष्णू लवकरच तुझ्या गर्भामध्ये प्रवेश करतील तू अनेक प्रकारच्या व्रतांचे पालन केले आहेस म्हणून तुझे कल्याणच होईल आता तू संयम नियम तप आणि द्रव्य दान करीत श्रद्धापूर्वक भगवंताचे भजन कर अशा प्रकारे तू आराधना केल्यानंतर श्रीहरी तुझा पुत्र होऊन माझे यश वाढवतील आणि ब्रम्हज्ञानाचा उपदेश करून तुझ्या हृदयातील अहंकारमय ग्रंथीचे छेदन करतील मैत्रियी म्हणाली प्रजापती कर्दमाविषयी आदर असल्याने देवहूतीने त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि ती निर्विकार अशा जगद्गुरू भगवान श्री पुरुषोत्तमांची आराधना करू लागली अशा रीतीने पुष्कळ काळ गेल्यानंतर भगवान मधुसूदन कर्दमांच्या विर्याचा आश्रय घेऊन देवहूतीपासून लाकडातून अग्नी प्रकट त्याप्रमाणे प्रकट झाली त्यावेळी आकाशात ढग जलाचा वर्षाव करीत गडगडाट करून वादे वाजू लागले गंधर्व गाणे गाऊ लागले आणि अप्सरा आनंदित होऊन नाचू लागल्या आकाशातून देवतांनी टाकलेल्या दिव्य फुलांचा वर्षाव होऊ लागला सर्व दिशामध्ये आनंद पसरला जलाशयातील पाणी निर्मळ झाले आणि सर्व जीवांची मने प्रसन्न झाली याच वेळी सरस्वती नदीने वेरलेल्या कर्दमाच्या त्या आश्रमात मरेची इत्यादी मुनिसहित ब्रह्मदेव आले शत्रु दमन विदुरा स्वतः शिद्ध ज्ञानाने संपन्न अशा अर्जन्मा ब्रह्मदेवाने हे जाणले की साक्षात परब्रम्ह भगवान विष्णू सांख्यशास्त्राचा उपदेश करण्यासाठी आपल्या विशुद्ध सत्वमयी अंशांनी अवतीर्ण झाले आहेत म्हणून भगवान जे कार्य करू इच्छित होते त्या कार्याचा विशुद्ध चित्ताने आदर करीत आणि आपल्या सर्व इंद्रियांनी प्रसन्नता प्रकट करीत ते कर्दमाना म्हणाले ब्रह्मदेव म्हणाला प्रिय कर्दमा माझ्या म्हणण्याला मान देऊन तू माझी म्हणणे मान्य केलीस तीच तुझ्याकडून निष्कपट भावाने केलेली माझी पूजा आहे पुत्राने ठीक आहे असे म्हणून आदरपूर्वक पित्याच्या आज्ञेचा स्वीकार करणे हीच त्यांची सर्वश्रेष्ठ सेवा आहे वत्सा तू सुसंस्कृत तुझ्या या सुंदर कन्या आपल्या वंशानेही सृष्टी अनेक प्रकारे वाढवतील म्हणून तू आता या मरीची आधी मुनिवरांना त्यांच्या स्वभावानी आवडीनुसार आपल्या कन्या समर्पण कर आणि जगात आपली कीर्ती वाढव हो। सर्व प्राण्यांचे निधान असणारे आदिपुरुष श्रीनारायण आपल्या योगमायेने कपिलाच्या रूपाने अवतीर्ण झाले आहेत हे मी ओळखले आहे हे राजकुमारी सोनेरी केस कमलासारखे विशाल अने आणि कमलांकित चरण कमल अशा असणाऱ्या बालकाच्या रूपात कैठभासुराला मारणाऱ्या साक्षात श्रीहरिंनीच ज्ञान विज्ञानाच्याद्वारे कर्मवासना मुलथा उघडून टाकण्यासाठी तुझ्या ठिकाणी जन्म घेतला आहे जे अविद्या जनितमोहाच्या ग्रंथींना तोडून पृथ्वीवर विहार करतील हे सिद्ध घनांचे स्वामी आणि सांख्याचार्यांनाही पूजनीय होतील हे कपिल कपिलनावानी प्रसिद्ध होतील आणि लोकांमध्येही तुझी कीर्ती पसरवतील मैत्रिय म्हणाले सृष्टीनिर्माण करणारे ब्रह्मदेव त्या दोघांना अशा प्रकारे आश्वासन देऊन नारद आणि सन्काधिकांना बरोबर घेऊन हंसावर विराजमान होऊन ब्रम्ह लोकाकडे गेले हे विदुरा ब्रह्मदेव निघून गेल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार कर्दमानी मरिची आधी प्रजापतींच्या बरोबर आपल्या कन्यांचा विधीपूर्वक विवाह केला त्यांनी कला नावाची कन्या मरिचीला अनसोया आत्रीला श्रद्धा अंगिराला आणि हवीरभू पुलस्त्याला दिली पुलहाला अनुरूपाशी गती नावाची कन्या क्रतुला साधवी क्रिया भृगोला ख्याती आणि वशिष्ठाला अरुंधती दिली अथर्वा ऋषींना यज्ञकर्माचा विस्तार केला जातो ती शांती नावाची कन्या दिली कर्दमानी त्या विवाहित ऋषींचा त्यांच्या पत्न्यासह उत्तम सत्कार केला विदुरा विवाह झाल्यानंतर ते सर्व ऋषी कर्दमांचा निरोप घेऊन अतिशय आनंदाने आपापल्या आश्रमाकडे गेली, कर्दमांनी आपल्या घरी साक्षात देवाधी देव श्रीहरिंनीच अवतार घेतला आहे हे जाणून ते एकांतात त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना प्रणाम करून म्हणाले अहो आपल्या पापकर्मामुळे या दुःखमयी संसारात अनेक प्रकारच्या पीडा सहन करणाऱ्या लोकांवर देव पुष्कळ काळांनी प्रसन्न होतात परंतु ज्यांच्या स्वरूपाला योगी लोक अनेक जन्मांच्या साधनेने सिद्ध झालेल्या श्रेष्ठ समाधीने एकांतात एक पाहण्याचा प्रयत्न करतात तेच आपल्या भक्तांचे रक्षण करणारे श्रीहरी आम्हा विषय ललोपांकडून होणाऱ्या आपल्या अवज्ञेचा काहीही विचार न करता आज आमच्या घरी अवतीर्ण झाले आहेत भक्तांचा मान वाढविणाऱ्या आपण आपले वचन सत्य करण्यासाठी आणि सांख्ययोगाचा उपदेश करण्यासाठीच माझ्या घरी अवतार घेतला आहे भगवन आपण रूपरहित आहात आपली जी चतुर्भुष इत्यादी अलौकिक रूपे आहेत ती आपल्याला योग्यच आहेत तशीच जी मनुष्य सदृश रूपी आपल्या भक्तांना प्रिय वाटतात तेही आपल्याला आवडतात तत्वज्ञानाची इच्छा करणाऱ्या विद्वानांना आपले चरण ठेवण्याची आसन नेहमी वंदनीय आहे तसेच ते ऐश्वर वैराग्य योश ज्ञान सामर्थ्य आणि स्त्री यांनी परिपूर्ण आहे मी त्याला शरण आलो आहे भगवन आपण परब्रह्म आहात पुरुष महत्त्व काल त्रिविध अहंकार समस्त लोक लोकपालांच्या रूपामध्ये आपणच प्रगट आहात तसेच आपण साऱ्या प्रपंचाला चेतनशक्तीने आपल्यात लीन करून घेता म्हणून आपण याच्याही पलीकडचे आहात अशा आपणा भगवान कपिलांना मी शरण आलो आहे आपण पुत्ररूपाने अवतरल्याने मी तिन्ही ऋणातून मुक्त झालो आहे आणि माझे सर्व मनोरथ पूर्ण झाले आहेत आता मी संन्यास आश्रम ग्रहण करून आपले चिंतन करीत शोकरहित होऊन विहार करीत आपण समस्त प्रजेचे स्वामी आहात म्हणून मी आपली आज्ञा मागतो श्री भगवान म्हणाली मुनिवर्ग वैदिक आणि लौकिक अशा सर्व कर्मासाठी जगात माझे म्हणणेचं प्रमाण आहे म्हणून मी तुला जे सांगितले होते की मी तुझ्या घरी जन्म घेईन ते सत्य करण्यासाठीच मी हा अवतार घेतला आहे या लोकांमध्ये माझा हा जन्म लिंग शरीरातून मुक्त होण्याची इच्छा करणाऱ्या मुनींना आत्मदर्शनासाठी उपयुक्त अशा प्रकृती आदी तत्वांचे विवेचन करण्यासाठी झालं आहे आत्मज्ञानाचा हा सूक्ष्म मार्ग बऱ्याच काळापासून लुप्त झाला आहे याला पुन्हा प्रवर्तित करण्यासाठीच मी हे शरीर धारण के लिए ही आसे समझ मैं आज्ञा करते कि तू इच्छेनुसार जा आने आपली संपूर्ण कर्मे मला अर्पण करीत जिंक अत्यंत कठिन अशा मृत्यूला जिंक मोक्ष पद प्राप्त करना भजन कर मी स्वयंप्रकाशनी सर्व जीवन अंतकरण रहना आत्मा चाहे मनुन तू विशुद्ध बुद्धि ने अपने अंतकरण माक्षात्कार करून घेशील शोकमुक्त हो प्राप्त करशील माता देवभूतिला संपूर्ण कर्मापासन मुक्त करना आत्मज्ञान देन त्यामुळे या संसार मैत्रिय म्हणाले भगवान कपिला सांगितल्यावर प्रजापती कर्दम त्यांना प्रदिष्णाचे पालन करीत ते केवळ श्री भगवंतांना शरण गेले तसेच अग्निहोत्र आणि ग्रहस्थाश्रमाचा त्याग करून निसंग भावाने पृथ्वीवर भ्रमण करू लागले जे कार्यकारणाच्या पलीकडे आहे सत्वादी गुणांचे प्रकाशक तसेच निर्गुण आहे आणि अनन्य भक्ति ने ज्या प्राप्ति होती पर मध्य आपले मन एकाग्र केले। ते अहंकार ममता आणि सुख दुखादी द्वंद्वापासन अलग होेदृष्टीरित सर्वधे अपने आत्म्यालाहू लगे बुद्धि अंतर्मुखनी शांत जारोधात्मक कर्दम लाटा नसले समुद्राप्रमा दिसत होते परम भक्तिभा सर्वान्तरिया सर्वज्ञ भगवान वासुदेव चित्त स्थिर जाने सांधनात मुक्त जा संपूर्ण भूतांमध्ये आपला आत्मा असलेल्या श्री भगवंताना आणि भूतमात्राला आत्मस्वरूप श्रीहरींमध्ये स्थित असलेली ते पाहू लागले अशा रीतीने इच्छा आणि द्वेषरहित होऊन सर्वत्र समबुद्धी आणि भगवतभक्तीने संपन्न होऊन श्री कर्दमानी भगवंताचे परमपद प्राप्त करून घेतले या ठिकाणी चोवीसावा अध्यायी समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पणमस्तू